उत्पत्ती प्रकरणे सर्व अठ्ठ्याऐंशी ब्रह्मदेव म्हणाला हे ब्रम्या वसिष्ठा दहाही सर्गाच्या ठिकाणी विद्यमान असलेले ते ब्रह्मदेव वास्तव एक ब्राह्मणच आहे असे सांगून भान... तो भानुदेव स्तब्ध राहिला ब्रह्मवेत्यातील हे श्रेष्ठ वसिष्ठा भानूचे हे शब्द ऐकल्यावर आपल्या मनाशी विचार करून मी त्याला म्हणालो हे भानू इंदूपुत्र दहा ब्राह्मणांनी दहा निरनिराळे आणखी एक अकरावा सर्ग निर्माण करून विशेष मी रवीला असे विचारल्यानंतर बराच वेळ विचार, विचार करून अतिमधुर आणि संयुक्तिक अशा शब्दाने भानूने भाषण करायला प्रारंभ केला भानू म्हणाला प्रभो आपण निष्क्रिय आणि निरिच्छा असल्यामुळे नवासर्ग निर्माण कराए मुच नहीं सृष्टि की उत्पत्ति केवल अपनी लीला है निर्मनस्क अशा सूरयापसन उदका प्रतिबिंब रूपा दुसरा सूर्य निर्माण होते प्रभु निष्कामशा तुम्हारे ही सृष्टि उत्पन्न होती भगवान अवय संघातरूपी शरीर जरूर आपली प्रीती अगर द नाही तर तुमच्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचा त्याग किंवा अनुराग यांच्या संबंधीची बुद्धी असेल ही गोष्ट संभवनीय ज्याप्रमाणे सूर्य स्वतः उत्पन्न केलेला दिवस नाही सा करून पुन्हा उत्पन्न करतो त्याप्रमाणे केवळ विनोदासाठी तुम्ही या सृष्टीची पुन्हा पुन्हा उत्पत्ती आणि संवार करत असता तुमची वृत्ती निष्काम असल्यामुळे तुम्ही स्वार्थाच्या बुद्धीने सृष्टीच्या उत्पत्तीचा उद्योग निश्चितच करत नाही तर निरंतर अनाशक्त राहून केवळ लिहिले न तुम्ही या जगताची उत्पत्ती करत असता कारण कोणत्याही तऱ्हेचा अभिलाष धारण न करता प्राप्त कर्तव्य करत राहणे हा सज्जनांचा धर्मच आहे हे महेशा तू सृष्टी निर्माण केली नाहीस अर्थात नित्य अशा विहित त्याग केलास तर त्यामुळे तुला कोणते अपूर्व फल प्राप्त होणार आहे ज्याप्रमाणे एखादा स्वच्छ अर्थ आपल्यासमोर येणाऱ्या पदार्थाचे प्रतिबिंब धारण करतो त्याप्रमाणेच अनासक्त बुद्धीने आपले प्रवाहपतीत कर्तव्य प्रत्येकाने अवश्य करत राहिले पाहिजे ज्याप्रमाणे कर्म करण्याविषयी ज्ञात्या पुरुषांच्या मनात आग्रह नसतो त्याचप्रमाणे कर्मत्यागाविषयीही कैत्यांचा किंवा दुराग्रह असत नाही त्यासाठी परमार्था आपण काहीच करत नाही अशा अनुभवामुळे गाढ निद्रेप्रमाणे आपल्या मनाची स्थिती राखून आणि प्रतीला येणारा व्यवहार स्वप्नातील स्थितीप्रमाणे आपल्या निवळ प्रातिभाषिक आहे या अनुभवपदावर आरूढ होऊन तू आपला प्राप्त व्यवहार निशंकपणे करत जा या स्वर्गाकडे पाहून जर तुला संतोष होत असेल तर तुझ्या सर्गाला पाहून तेही संतुष्ट होतील ते। हे देवा हिंदू ब्राह्मणांचे सर्ग चर्मचक्षुने दिसणारे नाही तर चित्त रूपे नेत्रा नेते दिसणारे आहेत ज्याने मनाने सर्ग निर्माण केलेला असेल त्याला तेवढा चर्म तो चर्मचक्षुने दिसू शकेल परंतु इतरांना तो दिसणे शक्य नाही चित्ताच्या दृढतेमुळे ते दहा सर्ग आणि त्यातील ब्रह्मदेव यांचा नाश करण्याला कोणीही समर्थ नाही आणि याचे कारण आहे की जे कर्मेंद्रिया त्रिभुवनात कोणीही समर्थ नाही प्राण्याचा नितांत जो निश्चय प्राण्याच्या चित्तात जो निश्चय एकदा दृढमूल झाला त्याचे निवारण करण्याचे काम त्याच्या वाचून दुसऱ्या कोणालाही करता येणार नाही दीर्घकाळपर्यंत अभ्यास करून जो मनाचा दृढ निश्चय झालेला असतो त्याचा नाश शापाने किंवा शरीराचा क्षय झाल्याने होत नाही असा सिद्धांत आहे ज्या पुरुषाच्या मनात जी गोष्ट चिरप्ररूढ झालेली असते तो पुरुष तद्रुप होत असतो अशा पुरुषाला वळवण्याला तत्वबोध हा एकच उपाय आहे अन्य सर्व उपाय म्हणजे पाषाण राशीवर पडणाऱ्या पर्जन्यवृष्टीप्रमाणे निसंशय नीश निष्फल होत श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग अठ्ठ्याऐंशी सर्ग एकोणनव्वद भानू म्हणाला ब्रह्मदेवा अखिल ब्रह्मांडाचा करता हे मनच आहे मन म्हणजेच परमपुरुष होय ह्या लोकात जे मनाने केले जाते तेच खरे कर्म असून केवळ शरीराने जे केले जाते ते खरे कर्म नव्हे केवळ मनभावनेच्या सामर्थ्यावर प्रथमतः सामान्य ब्राह्मण असलेले इंदुपुत्र, अखेरिश अखेरीस हिरण्य गर्भाच्या स्थितीला जाऊन पोहोचले यावरून मनाची शक्ती किती अद्भुत आहे हे सिद्ध होते मनाच्या भावनेमुळेग करीत तर त्याला जन्म मरणातील देह धर्माची बाधा कधीच होणार नाही कारण बाह्य दृष्टीच्या पुरुषाला सुख दुःखादी द्वंद्वाचा अनुभव प्राप्त होतो परंतु अंतर्मुख दृष्टीच्या योगाने संपन्न असलेल्या योगाच्या चित्तात प्रिय किंवा अप्रिय ह्यापैकी कोणत्याच तऱ्हेची बुद्धी उत्पन्न होत नाही या द्वैतम्य जगातील मन हेच कारण आहे ब्रह्मदेवा या संबंधाने इंद्र आणि अहल्या यांचा एक चमत्कारी आणि अत्यंत श्रवणीय असा वृत्तांत प्रसिद्ध आहे त्यावर ब्रह्मदेव म्हणाला भगवान ज्याचा वृत्तांत श्रवण केल्याने ज्ञान दृष्टी प्राप्त होते अशा त्या गोष्टीतील अहल्या कोण आणि इंद्र कोण भानु सांगू लागला हे ब्रह्मदेवा पूर्वी मगधदेशात इंद्रद्यम्न नामक एक प्रख्यात राजा होऊन गेला पुराणांतरी प्रसिद्ध असलेला तो दुसरा इंद्रद्युम्नच आहे की काय असे लोकांना वाटे तसेच जिथे मुख चंद्रबिंबाप्रमाणे आणि नेत्र कमलाप्रमाणे अत्यंत शोभनीय आहेत अशी अहल्या नावाची त्याची पत्नी होती इंद्रद्युम्ना आणि अहल्या या पतीपत्नीचे जोडपे हुबेहुब चंद्र आणि रोहिणी यांच्याप्रमाणे शोभायमान होते या इंद्रद्युम्नाच्या राजधानीत विद्या चतुर परंतु व्यसने आणि जार कर्मात अत्यंत निपुण असा इंद्रनामाचा एक ब्राह्मण कुमार राहत असे एक देशी अहल्या राणीने प्रसंगाने इंद्राला अहल्या अत्यंत प्रिय होती अशा तऱ्हेचे वर्णन कोणाच्या तरी, तरी तोंडून ऐकले आणि त्यावेळीपासून मीच ती गौतम पत्नी अहल्या आहे असे तिच्या मनाने वेळ घेतले ह्याचा परिणाम स्वाभाविकरित्या असा झाला की प्राणापेक्षाही प्रिय असलखा आपल्या पतीवरून तिचे मन उडाले आणि ती इंद्रावरच प्रेम करू लागली पुढे पुढे त्या राणीच्या मनात मी जर इंद्रावर इतकी अनुरक्त झालेली आहे तर माझ्यावर प्रेम करणारा तो इंद्र या ठिकाणी का बरं येत नाही अशा आशयाचे विचार एकसारखे घुळू लागले इंद्राच्या दर्शनासाठी अत्यंत उत्सुक झाल्यामुळे ती राणी तिच्या समोरून कोणीही पुरुष जाऊ लागला म्हणजे तो इंद्र नसेल ना याच भ्रमाणे ग्रस्त होऊ इंद्राच्या सान्निध्याच्या ध्यासामुळे अखेरीस तिला काम जोर उत्पन्न झाला त्यामुळे कमलतंतुंची किंवा कदली दलाची कोमलशय्या अंगाला ऋतू लागून तिच्या ठाई संतापमान करू लागले ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षावरील छिन्न करून टाकण्यात आलेली लता शुष्क होऊन जाते त्याप्रमाणे अहल्या दिवसानुदिवस निस्तेज होऊ लागली आपला पती आणि त्याचे वाळवंटावर तडबडणाऱ्या मच्छीप्रमाणे अहोरात्र तळमळू लागली अशा प्रकारे विवल झालेली ती अहल्या सर्व लाजलाजा गुंडाळून ठेवून हा पहा इंद्र आला हो इंद्र आला असे शब्द उच्चारत बेभान होऊन बडबडू लागले आपल्या प्रिय सखीची ती दुर्दशा पाहून त्या अहल्या राणीच्या जीवाभावाची एक मैत्रीण तिला एकदा ऐकतात म्हणाली सखे अह्य तू काही काळजी करू नकोस तुझ्या मनात आहे त्याप्रमाणे मी तुझ्या प्रियकर इंद्राला या ठिकाणी आणून उभा करते मग तर तुझ्या मनासारखी उलकी नाही तुझ्या प्रियकर इंद्राला समोर आणून उभा करते हे तिच्या सखीचे शब्द ऐकले मात्र लागलीच तिथे मुख सतही दिसू लागले एखादी कमलिनी दुसऱ्या कमलिनीच्या मुळाशी लोबते त्याप्रमाणे अहल्या राणी कृतज्ञतेने आपल्या मैत्रिणीच्या पाया पडली ब्रम्हदेवा तो दिवस संपून रात्र पडताक्षणी अहल्ची ती चतुर सखी तडक त्या इंद्र नामक कुमाराकडे गेली तिने तेथे अहल्याची कामवश्य स्थिती त्या निवेदन करून सांगितली आणि आपल्या चातुर्याने त्याला वश करून तच क्षणी ती त्याला सरळ अहल्या घेऊन आली नंतर एकांतस्थळे असलेल्या एका विलासगृहात इंद्राला घेऊन जाऊन सर्वांगाला अंग, अहल्या राणीने पुष्पमाला धारण केलेल्या जाराबरोबर करण्यात सर्व रात्र घालवले ज्याप्रमाणे वसंत ऋतू पुष्पफलादिकांच्या बहराने एखाद्या वेलीला वश करून घेतो त्याप्रमाणे त्या इंद्राने आपल्या रथिविलासाने त्या अहल्लेला वश करून घेतले पुढे त्या उभयतांचा हा विलास या प्रमाणेच रोज होऊ लागला अहल्या राणी राखेरीस त्या इंद्रावर इतकी अनुरक्त झाली की तिला सर्व जग इंद्रमय दिसू लागले त्याचा परिणाम स्वाभाविकपणेच असा झाला की सर्व गुण संपन्न असलेल्या आपल्या पतीचीही तिला यत्किंचित पर्वा वाटेन अशी झाली अशा प्रकारे काही दिवस लोटल्यानंतर त्या जाराच्या जा मुख्यरुपी आकाशाला प्रकाशित करणारी अहल्या ही जणू चंद्रिकाच आहे असे ज्या राजाने ओळखले तेव्हा जेव्हा अहल्या इंद्राचे ध्यान करत असे तेव्हा तेव्हा तिचे मुखजणू पूर्ण चंद्राच्या योगाने विकसित झालेल्या कैरवाप्रमाणे म्हणजे चंद्र विकास कमलाप्रमाणे खुललेले दिसे अहल्याचे ज्याप्रमाणे इंद्रावर प्रेम चढले होते त्याचप्रमाणे इंद्राचेही अहल्यावर प्रेम चढले होते तिच्यावरील प्रेमामुळे वेडाऊन जाऊन त्याची सर्वुळ होऊन प्रियचा क्षणभरही विरह सहन करण्याला तो इंद्र असमर्थ होऊन गेला पुढे तर त्या दोघातील प्रेम इतके उत्कट झाले की ते त्यांच्या इंद्रियचेष्टावरून स्पष्टपणे उघडकीला येऊ लागले त्या इंद्र अहल्याच्या श्रृंगार चेष्टांचे अत्यंत कर्णकटू वर्तमान एकेवेळी राजाच्या कानावर गेले परस्परावर अनुरक्त होऊन त्या दोघांच्या चे श्रंगार चेष्टा चाललेल्या पाहून राजाने त्या दोघांनी दोघांना एका मोठ्या सरोवरातील जे पाणी हेमंत ऋतुतीत थंडीमुळे बर्फाप्रमाणे गार झालेले होते त्यात फेकून दिले परंतु त्या जारजारिणीच्या मनावर त्याचा येतक्यांची परिणाम झाला नाही त्या थंडागार पाण्याने काकडून दुःखी होण्याऐवजी परस्परांचे समागम सुख लाभल्यामुळे जलामधून बाहेर काढून आणण्याविषयी आज्ञा केली नंतर त्याने मी तुम्हाला शासन केले तरी सुद्धा दोघांच्या मुखावर अणु मात्रही खिन्नता दिसत नाही याचा अर्थ तरी काय असा त्या दोघांना प्रश्न केला राजाच्या प्रश्नाला उभय त्यांनी निर्लज्जपणाने उत्तर दिले की एकमेकांच्या सुंदर मुखकांतीचे असताना आमची इतकी काही तद्रुपता झाली आहे की अहल्या ही ध्यासामुळे इंद्रच बनते आणि इंद्र हा अहल्याच्या ध्यासामुळे अहल्या बनतो आमचा एकमेकासंबंधीचा प्रेमभाव असा दृढमूल झालेला असल्यामुळे आम्ही आपल्या व्यक्तित्वाला पूर्णपणे विसरून गेलो आहोत हे राजा तू के शासना मधे आम परस्पर समागम होता आनंद प्रेम इतना बदल नहीं तो दो उत्तर ऐसा संतापुन ग राजा ने दोपे के लिए परंतु सुधा दुख नहीं त्यांचा हर्ष पूर्ववत कायमच राहिला पुढे त्या दोघांना हत्तीच्या पायाशी बांधण्यात आले चापकाचे फटके मारण्यात आले परंतु ह्यापैकी कोणत्याही शिक्षेने त्यांच्या मनाचे तादात्म्य तीळभरी ढळले नाही प्रत्येक शिक्षेच्या वेळी शिक्षा भोगून झाल्यावर आता तरी तुम्ही आपला एकमेकांविषयी त्यांना सोडाल की नाही असे तो राजा त्यांना विचारत असे आणि प्रत्येक वेळी तू काहीही केलेसरी आम्हा उभय त्यांच्या प्रेमात मुळीसुद्धा अंतर पडणार नाही असे त्या दोघांकडून निशंकपणे उत्तर दिले जात असे अखेर इंद्र राजा मला हे सर्व जग दयतामय झालेले अहल्याशिवाय मला या जगात दुसरे काहीही दिसत नाही यामुळे तू केलेल्या शिक्षा मला थोडीसुद्धा बाधा करायला समर्थ नाही या माझ्या अहल्ल्याची स्थिती सुद्धा माझ्याप्रमाणे झाली आहे तिला सुद्धा सर्वजक मनमय झालेली दिसू लागले आहे यामुळे तुझ्या तीव्र शिक्षा तिच्यावर मुळीच परिणाम घडवू शकणार नाही राजा मी मनोमात्र आहे आणि मन म्हणजेच खरा पुरुष हो देह पंचभौ मनाचा केवळ कल्पित विस्तार आहे शासनांचा अंमल शरीरावर होऊ शकतो परंतु कोणत्याही विषयाच्या भावनेमध्ये स्थिर झालेल्या मनावर कोणतीही शासने शिक्षा आपला पगडा बसू शकत नाही हे राजा ह्या जगात अशा कोणत्या शक्ती आहेत की ज्या दृढ निश्चयी मनाचा भेद करू शकतील देह पुण्याच्या इष्टार्थाशी तद्रुप झालेले मन आपला ध्यास केव्हाही सोडत नाही शरीराच्या ठिकाणी उत्पन्न होणारी सुखदुःखे हे राजा मनाने तीव्र वेगाने केलेल्या भावनेला बाध आणायला समर्थन मनाचे ज्या विषयाशी तादात्म्या झालेले असते त्याच्या ध्यानामध्ये दृढ अभिनिवेश असलेल्या मनाला त्याच्या अभिलषित अर्थापासून दूर ओढायला तुझ्यासारखे कोणीही पुरुष समर्थ ठरत नाही तसेच ज्याप्रमाणे अचल अशा पर्वताला मृग हल त्याप्रमाणे कोणत्याही विषयामध्ये स्थिर झालेल्या मनाला कोणतेही पुरुष चालवू शकत नाही एखाद्या अत्यंत उच्च अशा देवालयात भगवती देवीची स्थापना करण्यात यावी त्याप्रमाणे माझ्या मनकोशामध्ये माझ्या प्रिय आणि रमणीय अहलेची स्थापना करण्यात आलेली माझ्या जीवाचे रक्षण करणाऱ्या ह्या माझ्या प्रीती देवतेच्या अस्तित्वामुळे मला कसलेही दुःख होत नाही ज्याप्रमाणे आपल्याला चिकटून असलेल्या मेघमानेच्या योगाने एखाद्या पर्वत ग्रीष्म ऋतूतील उन्हाचा ताप सहन करतो त्याप्रमाणे ह्या माझ्या प्रियेच्या सहवासामुळे मला कोणत्याही दुःखाचा स्पर्श होत नाही अहल्याच्या सहवासात मला सुखाशिवाय दुसरा कसलाच अनुभव येत नाही अहल्यानामक मनाशी इंद्रनामक मन आता अगदी एकजीव होऊन गेलेले स्वभावापेक्षा किंवा संस्कारापेक्षा श्रेष्ठ असे या जगात काय आहे एककार्यानिविष्ट झालेल्या मनाचे किंवा एकाग्र मनाचे मेरू पर्वतासारखे अचल आणि वर आणि शाप यांचे परिणाम देहावर पाहिजे तर होत परंतु धैर्यशाली मन केव्हाही अजिंक्यच असते तेव्हाही राजा पृथाच उत्पन्न झालेली हे शरीर शकले मनाची निशय कारणे आहे मनाची निसंशय कारणे नव्हेच ज्याप्रमाणे वनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व रथांच्या भिन्न भिन्न रसांचे कारण उदक असते त्याप्रमाणेच या जगातील नानाविध प्राणी शरीरांचे कारण मन हेच आहे मन हेच पुरुषाचे आद्य शरीर असून अहंकाराच्या अध्यासामुळे मन शरीराच्या आकाराने व्यक्त व्यक्त दिशेला येते अर्थात शरीर संघ ही मनाची केवळ कल्पना आहे मनोमय आद्य शरीर जाजा ज्या विषयाचे ठिकाणी अभिनिविष्ट होऊन राहील तो तो विषय पुरुषाला फलद्रूप होऊ लागतो पुरुषाचे मन हा संसार तरुचा मुख्य सा अंकुर आहे या अंकुरापासून संसार रूपे वृक्षाला देहरूपे पालवी फुटत असते आता मूळ अंकुरच नाहीसा झाला तर झाडाला पुन्हा पालवी फुटत नसते पण नुसती पाने गळून पडली असता मूळ अंकुर नष्ट होत नाही देह देहरूपी पालवी गळून पडली तरी संसार वृक्षाचा मनोरुपी अंकुर कायम असल्यामुळे एका देहाचा क्षय झाला तरी स्वप्नातील निरनिराळ्या सृष्टीरचने चित्त एकदा नष्ट झाले म्हणजे हा देह काही एक करू शकत नाही कारण देह ही केवळ एक कल्पना आहे यासाठी हे राजा क्रोधाधिकांसारख्या तुच्छ विकारांना वश न होता आपल्या चित्ताच्या योगाने परमपुरुषार्थरूपी चिंतामणीचे रक्षण कर राजा ज्या ज्या दिशेला मी आपली दृष्टी वळवतो त्या त्या दिशेला मी आपल्या प्रिय हरिणाखिला अर्थात प्रिय अहल्लेलाच पाहत असतो माझे मन ह्या प्रिय युवतीच्या मनाशी तन्मय झालेले असल्यामुळे माझ्या नित्य आनंदाचा केव्हाच भंग होत नाही तू आपल्या इच्छेप्रमाणे मला पाहिजे तेवढे शासन केलेस आणि तुझ्या प्रजाजनांच्या दृष्टीने ते शासन मला दुःखदायक झाले तरी परंतु माझ्या स्वतःच्या दृष्टीने विचारशी तर तुझ्या शिक्षेचा माझ्या मनावर एक क्षणभर परिणाम झालेला नाही हे लक्षात ठेव इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकोणनवर्ग नव्वद भानू म्हणाला इंद्राने अशा रीतीचे उत्तर दिल्यानंतर कमला सारखे नेत्राने संतप्त झाला आणि आपल्या शेजारी बसलेल्या अपहरण करून पुन्हा हा दुरात्मा अत्यंत निर्लज्जपणाने वाटेल तसे बडबड सुटला आहे तेव्हा याच्या पापानिरू याला शाप देऊन आपण ह्याचा त्वरित निग्रह करावा कारण अवघ्याचा वध केल्याने जेवढे पातक लागते तेवढे पातक वध्याचा वध न केल्याने लागत असते राजाचे भाषण ऐकल्यानंतर मुनिवरील भरताने त्या दुरात्म्याच्या पापाचा यथार्थ विचार करून दुष्टा आपल्या पतीचा द्रोह करणाऱ्या त्या ह्या दुराचरणी अहल्सह वर्तमान तुझा नाश होता त्या इंद्राला शाप दिला भरत मुनींचा तो शाप ऐकल्यानंतर इंद्राणी अहल्या यानी राजा आणि या दोघांना उद्देशून म्हटले तुम्ही उभयता खरोखरच विचार शून्य आम्हाला शाप देऊन तुम्ही आपल्या तपाची मात्र विनाकारण हानी करून घेतली तुमच्या शापाने आमचे येतिंचित वाकडे होणार नाही आमचे स्थूल देह हो नष्ट करण्याचे तुमच्या शापामध्ये सामर्थ्य असेल तरी आमच्या सूक्ष्म देहाचा नाश तुम्हाला थोडाच करता येणार आहे लिंगदेहाचा व मनाचा नाश या जगात कोणालाही करता येणे शक्य नाही िंगानुने पुढे म्हटले ब्रम्हदेवा त्यांचे भाषण होता येतो परस्परांशी मनाने प्रेमबद्ध झालेले त्या दोघांचे देह हो। भरतमुनीच्या शापामुळे वृक्षावरून तुटून पडलेल्या पानाप्रमाणे भूमीवर गळून पडले परस्परांच्या प्रेमामध्ये आसक्ती बाळगणारी ती दोघे हरणांच्या जन्माला गेली नंतर त्यांना जन्म प्राप्त झाला अशाच रीतीने पुढे अनेक जन्म परंपरा भोगल्यानंतर परस्परांशी प्रेमसंबंध झालेली ती दोघे आता आमच्या ब्रह्मांडात ब्राह्मण जन्माला आली असून ते प्रेमी आणि पुण्यवंद जोडप्या सध्या उत्कृष्ट तप आणि पुण्यमार्गाचरण करत राहिले भरतमुनींचा शाप इंद्र अहल्या यांच्या स्थूल देहाचा नाश करण्यास समर्थ झाला तरी मनोनिग्रह करण्याच्या बाबतीत त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही यामुळे परस्पराशी प्रेम संबंध झालेली ती दोघे जण पुन्हा पुन्हा शरीर धारण करत आणि जन्माला जात त्या त्या ठिकाणी त्यांच्या पती पत्नी ह्या नात्यात केव्हाही अंतर पडले नाही अकृत्रिम प्रेमामुळे त्या उभय त्यांचा जमलेला उत्कृष्ट प्रेमसंबंध अवलोकन करून वृक्षसुद्धा प्रेमवश होऊन श्रृंगार चेष्टा करू लागत मग इतरांची कथा का काय इथे श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे भानू पुढे म्हणाला भर, ब्रह्मदेवा भरतमुनीचा शाप इंद्राणी अहल्या यांच्या मनाचा निग्रह करण्यास समर्थ झाला नाही या गोष्टीवरून इतकाच मतिदार्थ घ्यायचा कि मनाचा निग्रह किंवा भेद करण्याचे सामर्थ्य दारुण शापामध्ये नाही यामुळेच इंदू ब्रह्मदेवांच्या सृष्टिक्रमाचा नाश होणे दुरापास शिवाय तसे करणे महात्म्यांना उचितही नाही विविध अशा या सृष्टीमध्ये स्वप्रयत्नाने कोणी उत्कर्ष करून घेऊ लागला तर त्याबद्दल महात्म्याने विनाकारण का बरे कष्टी व्हावे जगाचा आणि मन हाच खरा पुरुष मनाने एकदा जो निश्चय केला तो कसल्याही औषधीने मंत्राने किंवा कसल्याही साधनाने ढळणे शक्य नसते मनुष्याचे प्रतिबिंब पडलेला आरसा फोडून टाकला तरी तेवढ्याने प्रतिबिंबाचा हे इंदू पुत्राचे सर्ग त्या आकाशात खुशाल राहते ब्रम्ह बकाश हे अनंत असल्यामुळे इंदूपुत्राच्या सर्गाखेरीज आणखी कोट्यवजी सर्ग त्यात राहू शकते म्हणून तूही आपली निराळी प्रजा निर्माण करून स्वस्थ राहा चित्ताकाश चिदाकाश आणि भूताकाश ही तिन्ही आकाशे अनंत असून चिदाकाशामुळे ची, प्रकाशित होत असतात म्हणूनच म्हणतो की ब्रह्मदेवा तू आपल्या इच्छेनुरूप एक दोन तीन इतकेच नवे, तर हवी तितकी ब्रह्मांडे खुशाल निर्माण कर आणि स्वस्त राह इंदू पु काय बरं घेतले आहे ब्रह्मदेवाने म्हंटले इंदू सर्गाविषयी भानूने अशे रीतीने बोध केल्यानंतर वसिष्ठ महामुने आपल्या मनात बराच वेळ विचार करून मी म्हणालो हे भानू तू म्हणतोस ते सत्य आणि योग्य खरोखरच चित्ताकाशाशी आनंद आहे आपण सांगितल्यावरून ही, ही गोष्ट मला आता पटली आहे ह्या सह मला वाटेल त्याप्रमाणे उत्पन्न करण्याचे माझे नित्य कर्म मी आता करतो तेव्हा हे भानो तू माझा पहिला मनोहो आणि मी दर्शविन तू आपल्या मनाने सृष्टी उत्पन्न कर तपस्वी श्रेष्ठा वसिष्ठा माझे बोलणे महा तेजस्वी भानू ने मान्य केले आणि त्याने आपल्या स्वतःचे दोन भाग केले एका भागाने इंदू ब्राह्मणांच्या ब्रह्मांडापैकी एका ब्रह्मांडामध्ये आकाश मार्गाच्या चक्र निर्माण केले दुसऱ्या भागाने तो माझा भानू झाला तो माझा मनू झाला आणि एका क्षणात माझ्या इच्छेप्रमाणे त्याने सृष्टीची रचना केली वशिष्ठ मुने याप्रमाणे महात्म्या मनाचे स्वरूप सर्व कर्तृत्व आणि सर्व शक्तिमत्व ही माझी ही मी तुम्हाला सांगितली ज्या ज्या गोष्टीविषयी मन भावना करते ती ती गोष्ट उत्पन्न होते स्थिर होते आणि सफलही होते सामान्य ब्राह्मण असूनही केवळ दृढ भावनेच्या योगाने इंदूपुत्र ब्रह्मदेवाच्या स्थितीला जाऊन पोहोचले यावरून मनाचे सामर्थ्य केवढे मोठे आहे पहा इंदुपुत्र सामान्य मनुष्य असताही चित्ताकाशाच्या दृढ भावनेमुळे ज्याप्रमाणे ब्रह्मपदाला जाऊन पोहोचले त्याप्रमाणे आम्हीही चित्त भावने संपन्न असून अनुकूल अशा प्रयत्नाच्या योगाने ब्रम्हपदा जाऊन पोहोचला चित्त हे प्रतिभासात्मक असल्यामुळे तेच देहापाने भासत असते देह प्रती चित्ताहून वेगळी नाही आपल्या ठिकाणी कल्पना करत असणे हा चित्ताचा धर्मच आहे त्यामुळे जशी चित्ताची कल्पना तशीच त्याची स्थिती होत असते आता या ठिकाणी अशी एक शंका संभवते की असे आहे तर सर्व मनांच्या कल्पना एकच का होऊ नये तर ह्यावर उत्तर म्हणून असे सांगता येईल की चित्ताच्या कल्पना ह्या काम कर्म वासना ह्या वगैरेमुळे होत असतात अर्थात मिऱ्यांचा तिखटपणा निंबाचा कडूपणा आणि द्राक्षाचा मधुरपणा यांच्या वस्तूचे स्वभाव भिन्न भिन्न भिन असतात काम कर्म वासनांच्या भिन्नत्वामुळे चित्ताची आणि त्यामुळे जीवांची स्वरूप ही भिन्न भिन्न होतात मी देव आहे मी मनुष्य आहे वगैरे नेर हा स्थूलता हो। भ्रमामुळे स्थूल देह हो या नावाने प्रसिद्धी पावतो चित्त वासनायुक्त होते तेव्हा त्याला जीव असे म्हणतात आणि तीच वासना जेव्हा स्थूल होते तेव्हा तिला देह असे म्हणतात या क्रमाने विचार केला तर परब्रम्म हे देह त्रयापलीकडजे आहे असे दिसून येते हा मी हा तो इत्यादी सर्व भेद वस्तुत भ्रामक असून ते सर्व या चित्तामुळेच भासमान होतात अर्थात वसिष्ठा हे सर्व भेद ऐदवांच्या सृष्टिकल्पनेप्रमाणे असत होत ऐदवाचे मन स्वतःला ब्रह्मदेव म्हणवते त्याचप्रमाणे मी आपल्या मनाने स्वतःला ब्रह्मदेव समजतो ऐंदवाने केलेले सृष्टीचे संकल्प आत्मसंकल्पामुळे मीच केलेले आहेत असा माझा अनुभव आहे जे चित्त मी ब्रह्मदेव आहे अशी भावना करून स्थित असते ते वस्तुत सर्व प्रपंचरहित असा परमात्माच असल्यामुळे देह्यादेखांच्या कल्पना ह्या केवळ त्या चित्ताचा विलास आहेत असे समज परमार्थता शुद्ध ऐंदवाच्या सृष्टीप्रमाणे हे सर्व जग वस्तुत चिद्रुपत आहे हा सर्व संसार म्हणजे मायेमुळे माये निर्माण झालेले एक दीर्घ स्वप्न आहे असे ज्ञानी पाहतो दृष्टी विकाराने दूषित झालेल्या मनुष्याला आकाशात दोन चंद्र दिसतात त्याप्रमाणे तन्मात्रांच्या अध्यासामुळे हे अखिल विश्व ऐंदवाच्या मिथ्या सृष्टीप्रमाणे चित्तापासूनच उत्पन्न होत असते अभिनिवेशात अहंकाराचे स्वरूप वास्तविक सत्यही नाही आणि असत्यही नाही अपरिच्छिन्नतेच्या दृष्टीने ते सत आहे आणि परिच्छिन्न दृष्टीने पाहता ते असत आहे सर्वत्र अहम आहे असे अनुसंधान करणे हे अहंकाराचे सतस्वरूप आहे आणि विरोधी भाव हे त्याचे आत्मस्वरूप होते तात्पर्य ब्रुपाने अहम सत आहे आणि हाच त्याचा स्वभाव ते जेव्हा ब्रह्माशी तादात्म्य पावते तेव्हा त्याला अजड किंवा चेतन असे म्हणतात परंतु ते जेव्हा दृश्यविषयाशी तद्रुप होते तेव्हा त्याला जड हे दिले जाते ज्याप्रमाणे कडे हे सुवर्णाहून भिन्न दिसते त्याप्रमाणे मन हे ब्रमाहून भिन्न नसूनही भिन्न दिसते ते जेव्हा दृश्य विषयांचा अनुभव घेते तेव्हा ते, ते दृश्यासारखे बनते परंतु ते जेव्हा ब्रह्माशी एकरूप होते तेव्हा भेदभावांची कल्पना करण्याचा त्याचा धर्म नाहीसावतो ब्रह्म हे सर्वात्मक असल्यामुळे जे जे जड म्हणून दिसते ते ते वास्तविक चित्रूपद माझ्यापासून तो तहत एखाद्या दगडापर्यंत दिसून येणारे जग जरी चेतन आणि जड अशा दोन तऱांचे दिसते तरी ते वास्तविक झड चेतनही नाही आणि जडही नाही आत्म्याचा अनुभव होण्यापूर्वी लाकूड पाषाण इत्यादी वस्तू जड आहेत असे मानू लागले तरी त्याचा यत्किंचितही उपयोग नाही कारण आत्मानुभवाशिवाय जड चेतन हा सृष्टीमधील पदार्थात भेद करता येणेच शक्य नाही नुसते विश्व हे जड आहे असे मानण्यामुळे आत्मज्ञान होणे केव्हाही शक्य नाही कारण आत्मज्ञान किंवा आत्मप्राप्ती ही सदृशवस्तूंच्या संबंधातच होऊ शकतील अर्थात चित्ताने सर्वत्र चैतन्याचे अनुसंधान करणे हाच आत्म लाभाचा आत्मप्राप्तीचा उपाय आहे अशा रीतीने एकदा चित्ताला सर्वत्र आत्मदर्शन होऊ लागले म्हणजे त्याला सर्वत्र चैतन्याचाच अनुभव येणार नंतर त्याला जडाचा अनुभव येणेच शक्य नाही सारांश एखाद्या रखरखित वाळवंटात पत्र लताधिकांचा ज्याप्रमाणे सर्वत्र अभाव असतो त्याप्रमाणे अशा ब्रह्मामध्ये जड आणि चेतन अशा प्रकारच्या शब्दार्थ भेदाचा सर्वथा असंभव आहे चैतन्याने चैत्याची म्हणजे विषयांची कल्पना करणे हेच मनाचे स्वरूप म्हणून सांगण्यात येत असते मनाचा जो चिद्रूप भाग आहे त्याला चेतन असे म्हणतात आणि जो जड भाग आहे त्याला चैत्य किंवा जड विषय असे म्हणतात मनामधील अंश असून हे मन आपल्या कल्पनेमुळे जगदरूपी भ्रमाला अवलोकन करून भुलून जाते या अशा मनाला जीव ही संज्ञा दिली जाते शुद्ध चित स्वरूपाचेच एका बाजूला चित्त आणि दुसऱ्या बाजूला जग असे दोन विभाग कल्पनेने करण्यात आलेले आहेत अर्थात आणि द्वैत बुद्धीने, बुद्धीने उपलब्ध होणारे हे सर्व जग वास्तविक शुद्ध चित्तच आहे विभाग शून्य अशी चित्र अशा रीतीने सर्व दृश्य संसार आपल्या कल्पने निर्माण करून ही चिती त्यामध्ये स्वतः भ्रमण करत राहते परंतु तत्वदृष्ट्या विचार केला तर ही संसारभ्रांती खरी नव्हे जाला होतो, तो जीव ही खरा नवे कारण पुरुष परम्चय चिथी ही महान समुद्रा प्रमाण परिपूर्ण कोट्यवधि विश्वास रूपाने तीच स्थित जड़ विषय रूपाने ही सर्वत्री नटले कारण जड़ विषय चिद्रूप है वास्तविक चैतन्यामध्ये जड विषयांचे स्फुरण होणे सर्व असल्यामुळे जड विषयांची सिद्धीच होऊ शकत नाही ज्याप्रमाणे जडामध्ये चैतन्य आहे त्याप्रमाणे चैतन्यामध्येही चैतन्या जड भाग आहे चित्ताचा एक भाग चैतन्य असून अहंकार हा दुसरा म्हणजे जड भाग होय वास्तविक परतत्वाच्या म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी अहंतेचा देशही नाही परंतु समुद्रात लाडा उत्पन्न होता त्याप्रमाणे ठिकाणी कल्पनेमुळे अहंकार देह हो। जगातील भिन्न भिन्न विषय वगैरे होतात परंतु समुद्रावरील लाटा समुद्रावरून भिन्न नसतात त्याप्रमाणे या सर्व कल्पना चिदेकर चिदे विश्वातील अखिल विषय मिथ्या अहम प्रत्ययाच्या योगाने उत्पन्न होत असल्यामुळे ते मृगजळाप्रमाणे केवळ आभासमय आहेत त्याप्रमाणे सर्व द्वैतकल्पनांचा ज्ञानाने निराश झाल्यानंतर जे अह अविशिष्ट राहते तेच निर्विकार ब्रह्मस्वरूप होत होत असते त्याप्रमाणे चैतन्यता स्वभावच वाचनेमुळे अहंकारादी रूपाने प्रगट होतो स्वप्नामध्ये स्वतःचे मरण दिसते त्याप्रमाणे चित्तस आपणामध्ये जड विषयांची कल्पना करते वस्तुत ते जरी सर्वात्मक आणि सर्व शक्तिमत आहे तरी चैतन्याचा आश्रय केल्याशिवाय ते परमात्म्याशी तजुप्त होऊ शकत नाही मनोरूपी अतिवाहिक देह नानाविध पदार्थाची कल्पना करून नानाविध रूपाने आविष्कृत होतो परंतु वास्तविक तो आकाशाप्रमाणे अत्यंत निर्मल आणि निर्वेकार आहे यासाठी देहत्रयाचा निराश करून चित्ताने चित्ताचे संशोधन करावे म्हणजे आत्म्याचे प्रतिभाषिक रूप प्रतिभासिक स्वरूप प्रतिबिंब प्रतिबिंबात्म्याची स्थिती वास्तविक कशी आहे याचा चांगला अनुभव येतो चित्तरूपी तांबे ज्ञानाग्नि तापून अत्यंत शुद्ध झाल्यामुळे सुवर्णते प्रथ अर्थात ब्रम्हात्मते प्रथ जाऊन पोहोचले म्हणजे ते नित्य आनंदाचा अनुभव घेऊ लागते यासाठी चित्ताचे शोधन करणे इष्ट आहे देह देहरूपी पाषाण शोधन कर आकाशन कल ज्यादा वास्तविक अस्तित्व शोध करोग्य है पर अविद्यामय शोधना बाबती आग्रह धरने अनुचित है परंतु आत्मा म्हणजे देह हो, असा कित्येकांच्या बुद्धीचा अभिनिवेश झाला असून ते, ते हाच उद्देश जीवाना करतात असले लोक बाह्य आकाराने पुरुष दिसत असले तरी ते, ते निशय पशु होत चारवा आहेत मन जशी भावना करते ते ते ते हो तसे ते तत्क्षणी होत असते ऐंदव अहल्या आणि कृत्रिम इंद्र ह्यांनी मनाने केलेले दृढ निश्चय ही उदाहरणे या सिद्धांताच्या समर्थनार्थ पुरेशी आहेत मन जाजा ज्या कल्पनेने स्फुरण पावते त्या त्याप्रमाणे ते देहादि स्वरूपाने व्यक्त होते परंतु वास्तविक देह नाही अहमभावना नाही इतकेच नव्हे तर आत्मस्वरूपाव्यतिरिक्त दुसरे काहीच नाही यासाठी हे रामा तू आत्मस्वरूपाचे विज्ञान करून घेऊन निरीच्छ स्थितीमध्ये राहत जा स्वतःच्या कल्पनावश्यतेमुळे हा आत्मा प्रथम देह नंतर उपभोग्य वस्तू बनतो यामुळेच तर त्याचा नाश होतो ज्याप्रमाणे यक्षाच्या कल्पनेमुळे एखादे अज्ञ बालक भीतीने ग्रस्त होऊन जाते त्याप्रमाणे जा आत्मज्ञानाच्या अभावी जीवाची स्थिती होत असते यक्ष ही केवळ मनाची कल्पना आहे हे ज्ञान त्या अज्ञ बालकाच्या मनात कोणत्या तरी रूपाने ठसवलं गेले म्हणजे त्याची भीती समोर नाहीशी त्याप्रमाणे आत्मज्ञानामुळे देह हा स्वप्नातील स्थितीप्रमाणे मिथ्या आहे असा अनुभव घेऊन मनुष्य जन्ममृत्यूच्या तावडीतून पूर्णपणे निर्भय होतो इति श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग एक्क्याण्णव